श्रीपादशी वल्लभ न हरि दत्ता या दिस्वती सर्वे ना पाठ पाच श्रीपादशे वल्लभ न हरी दत्ता ते या दिुदेवांद सरस्वती सर्वे ना पाठ पा दत्त महात्म्य म्हणाले गर्गमुनी अर्जुना सांगू लागले कि भूतळावर जंभासूर नावाचा एक दैत्य होता त्याने सर्वांना जिंकून पृथ्वीवरचे राज्य मिळविले अतिशय दुष्ट असा तो अजिंक्य झाला आता देवांना जिंकून स्वर्गाचे राज्य त्यांच्याकडून हिसकवून घ्यावे या हेतूने त्याने एका सेवकाला देवाकडे पाठविले परंतु देवांनी ते मान्य न केल्याने त्याने असुरांना एकत्र करून स्वर्गावर चाल केली तो शूर व युद्धात पराक्रमी होता देवांनी इंद्राला जाऊन ही परिस्थिती निवेदन केली इंद्राने देवांचे सैन्य घेऊन दैत्यांचा संभार आरंभिला तो दारुण संग्राम सुरू झाला देवदैत्यांचे प्राण घेऊ लागले अंगात बाण रुतून दैत्यांचा पराक्रम कमी होऊ लागला त्यामुळे दैत्य समरांगण सोडून पळू लागले जंभासुनाने ते पाहून दैत्यांना मागे वळविले व धीर देऊन पुन्हा देवांची निकराने युद्ध सुरू केले पुढे होऊन त्याने देवांना जर्जर केले विविध शस्त्रांचे मार खाऊन देव घाबरले तो असूर काही हटेना सर्व देव थकले परंतु पळण्याची त्यांना लाज वाटू लागली इंद्राने पाहिले आणि ऐरावतावर बसून हाती वज्र धरून तो दैत्यांचे मर्दन करू लागला त्याने दैत्य मरून जाऊ लागले इंद्र वज्राने दैत्यांचे देह तोडू लागला वज्राने मस्तके फोडू लागला वाहनांवरून त्यांना पाडू लागला हात पाय वगैरे बोडू लागला वज्र प्रहार करून जंभासुराला मूर्छित केले तथापि तो महाशूर असून वेगाने उभा राहिला त्याने युद्ध करून इंद्राला जर्जर केले व देवांना पळवून लावले मोठ्याने गर्जना करून त्याने विजय घोषित केला नंतर सर्व दैत्यांना घेऊन तो अमरावतीत गेला इंद्राच्या सिंहासनावर बसून तो स्वतला इंद्र म्हणू लागला देवांना पाताळात घालून आपण स्वतः अष्ट अधिकार घेऊन त्रैलोक्यावर आधिपत्य मिळवून तो यज्ञ भाग भोगू लागला देव जेथे जेथे जाऊन लपले तेथे तेथे जाऊन दैत्यांनी त्यांना पकडले शेवटी उरलेले मेरू गुहेत जाऊन लपले शिवाय त्यांना जागा राहिली नाही सर्व देव बृहस्पतींच्याकडे आले व त्यांना वंदन करून आपले दुःख दिनपणाने सांगू लागले ते म्हणाले गुरु आमची काय ही स्थिती आता ह्यापुढे आमची गती काय आम्हाला शत्रू आटोपत नसल्याने आमची हृदय व बुद्धी खचली आहेत त्यावर गुरूंनी उत्तर दिले हे इंद्रा दैव कोणाला टाळता येत नाही जे जे जेव्हा जेव्हा होणार ते तेव्हा ते होतच असते आता तुम्ही सत्वर सह्याद्री पर्वतावर जा तेथे देवसे श्रेष्ठ कुमार श्री दत्त वास करीत आहे तो तपो घनंग परमात्मा शरणांगतांचे रक्षण करतो दुःख हर्ता व शरण्य असा तो तुमच्यावर कृपा करील जो मनात धैर्य धरील त्याला तो वर देईल तुम्ही सेवा तत्पर होऊन सत्वर त्यांच्याकडे चला देसांगने मान्य करून गुरुचरणांना वंदन करून देवदत्ताच्या आश्रमता वंदन करून उभे राहिले गुडघ्यापर्यंत पोहोचणारे लांब सडक हात आकरण विशालने प्रफुल्ल कमलाप्रमाणे मुख कंबुकंठ त्रिवळी अशी ती सर्व अवयव सुंदर असलेली कल्पने मनोहर मूर्ती पाहून त्यांना फार आनंद झाला श्री दत्ताने नग्न युवतीला मांडीवर घेतले असून तिचे वारंवार आमंत्रित करीत होता आसक्त होऊन मत्त दिसत होता त्याचे असे रूप पाहून देवांनी दूर उभे राहून त्याला नमन केले श्री दत्ताने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले श्री दत्त चालू लागला की देव चालत उभा राहिला की उभे राहत मसला की आपण बसत व पुन्हा पुन्हा नमन करत असा पुष्कळ काळ गेला श्री दत्ताने त्यांना प्रश्नही केला नाही तेव्हा देवांनी खेदाने स्वतःचा अधिकार केला ते म्हणाले आमच्याकडे तपाचे सामर्थ्य नाही की भक्तीचे म्हणून हा भक्त वत्सल उपेक्षा करीत आहे आता हाच आमचा निर्धार की येथेच शरीर टाकू जो जोपर्यंत या परमेश्वराचा उभय वर मिळत नाही तोपर्यंत येथेच राहू असे म्हणून देवांनी जागा न सोडता तेथेच ठान दिले त्यांचा धुडप भाव झाल्यावर दत्तदेव बोलला तुम्ही स्वर्ग सोडून येथे का आला आहात तुमचे मुख का कोमजले आहे कोणी मार दिला काय असा प्रश्न ऐकून देव श्री दत्ताला नमन करून दीनपणाने गिरवाणवाणीने म्हणाले हे जगत प्रभो देव, देव तू सर्वज्ञासून सर्व जाणतोस जंभासूर नावाचा एक दानव महावैभवी माजला आहे त्याने शुक्राचार्याची आराधना करून स्वर्ग काबीज केला आहे तेथे दैत्यांचे राज्य वसले आहे आता आमचा मार्ग कोणता तो असुर सर्व यज्ञ भाग घेतो आहे तोच सर्व भोग भोग आहे त्याच्यावर शस्त्रप्रयोग चालत नाही व त्याचा भंग होत नाही तू तर परमेश्वर आम्ही तुझे सेवक आहोत आता उशीर न लावता शत्रुचा संहार कर प्रलय समयी एका क्षणात तू ह्या ब्रह्मांड गोल एकटा जाळून टाकतोस मग दैत्यांचा नाश करायला काय वेळ अधिकार गमावलेले असे आम्ही एखाद्या नरासारखे लाचार होऊन भूमीवर फिरतो आहोत तरी तू कृपासागर आमचे तारण कर हे देवा आम्ही तुझे भक्त असून तूच आमचा आधार आहेस आता तुझ्या पदी आम्ही सक्त झालो आहोत आम्हाला दुःख मुक्त कर त्यावर श्री दत्ताने म्हटले स्त्रीचे उष्टे खाऊन व प्यालेले पिऊन मी भ्रष्ट झालो आहे मी मद्यासक्त असून माझ्यावर माझा ताबा नाही त्यामुळे मी असा झालो आहे तुम्ही व्यर्थ माझ्याकडे आलात परत जा स्त्रीच्या संयोगाने पतन घडते स्त्रीशी संभोगाने दारुण दुःख प्राप्त होते दैव वशात स्त्रीचे उष्टे खाल्ल्या पिल्ल्याने मी भ्रष्ट झालो आहे आता माझी पुढे काय गती होणार हेच माझ्या मनात येते मला धर्मा धर्माधर्माचीच खंत नाही तर पाप पुण्याची गती कोठून श्री दत्ताचे ते वचन ऐकून गुरूंच्या वचनाचे स्मरण करून देव म्हणाले भगवन आपण म्हणतात ते यथार्थ आहे मायेने निर्माण केलेले पदार्थ आपण व्यापलेले आहेत हा उच्चिष्टाचा अर्थ भ्रष्ट या पदाचा अर्थ जीवत्व मोह व प्रमाद म्हणजे मध्य, जीवत्यांचा त्यांचा स्वाद घेतो तू स्वच्छंद ईश्वर आहेस तुझ्या ठिकाणी भेद व परिच्छेद नाहीत तू जसा पापमुक्त तशीच ही तुझी शक्ती पापमुक्त आहे ही तुझी विद्या तुझ्यापासून अभिन्न आहे विप्र किंवा चांडाळ ह्यांना स्पर्श केल्याने सूर्य ज्याप्रमाणे पुण्य किंवा पाप लागत नाही तसे तुझा शक्ती शक्तीचे आहे तुझा अनुग्रह झाल्यावर कोण आडे वेडे घेईल ही धर्म तत्वे अज्ञ लोकांसाठी आहेत सुज्ञ त्याविषयी आग्रह धरणार नाहीत त्यावर श्री दत्ताने म्हटले जर मनाशी हा निश्चय झाला असेल तर दुःख दूर जाईल व तुम्हाला निश्चित चांगली गती मिळेल आता तुम्ही त्वरेने चला आणि शत्रुशी युद्ध करून त्याला येथे आणा मी त्यांना क्षणार्धात बलहीन करीन असे आश्वासन ऐकून देवान्नी वंदन केले व शत्रुसमोर जाऊन युद्धास आरंभ केला दैत्यांनी शौर्याने मारधिलावर दिल्यावर दे देवांनी तेथून पळ काढला दैत्य पाठीशी लागताच देव श्री दत्ताच्या आश्रमाकडे आले तेथे असलेली सुंदर स्त्री बाहून दैत्य मोहित झाले कनक कांता पाहताक्षणीच भ्रम निर्माण करतात पत्यांना पाहून जे भुलत नाहीत ते पूर्ण मुक्त जाणवेत सर्वांग सुंदर कमलपत्राप्रमाणे प्रफुल्ल नेत्राची प्रफुल्ल कमलवदना मनोहर गात्री बिंबोष्टा सुवर्ण कलशाप्रमाणे स्तन असलेली चमकणाऱ्या चमक दातांची अवर्णनीय रूपाची ती श्री दत्ताच्या मांडीवर बसलेली मनोहर नारी असुरांनी डोळे भरून पाहिले तेव्हा ते मोहित व कामात सोडून दिले त्यांनी विचार केला प्रयत्न केल्या वाचून आम्हाला हे स्त्री रत्न मिळाले आहे हे देव निर्बल आहेत हे काय असे रत्न मिळविणार आमच्या मागून ते येतील व निश्चितपणे ठार मरतील असे बोलून त्यांनी शिबिका आणली दत्ताच्या मांडीवरून त्या स्त्रीला उचलून तिच्यात घातले व शिबिका डोक्यावर घेऊन दैत्य चालू लागले देव तटस्थ पाहत होते काही बोलू शकत नव्हते दत्त त्यांना म्हणाला दैत्यांनी सती नेली दोषात सर्वात मोठा दोष म्हणजे परस्त्री स्पर्श क्षणात तो समग्र कुळाचा नाश करतो दैत्यांनी महापातक केले आहे यांना मोठा कलंग लागला आहे ह्याचे सामर्थ्य व ऐश्वर आता नष्ट झाले व उभय लोक हे पतन पावतील ही साक्षात माझी शक्ती लक्ष्मी आहे ती दैत्यांच्या मस्तकावर बसली आहे ती आता त्यांची शिरे तोडूनच सत्वर परत येईल आता दैत्य मृतप्राय झाले असून त्यांच्याशी युद्ध करा तुमच्या एका केसालाही आता ते धक्का लावू शकणार नाहीत देवांनो सत्पर उठा का वेळ लावता रुजयात भीती धरू नका आता तुम्ही निमित्त मात्र आहात श्री दत्ताचे हे वचन ऐकून देवांनी विश्वास धरून शस्त्रे हातात घेऊन दैत्यांची युद्ध केले कोणी पाय तोडले कोणी मस्तके तोडली कोणी हात तोडले व कोणी पाठीवर मार दिला देवांनी क्रोधावेशाने दैत्यांवर शस्त्रांचा मार करून त्यांना पूर्व स्मरून भूमीवर पाडले परस्त्री संपर्क केला हेच थोर पातक केले त्यामुळे ते महामूर्ख दैत्य निस्तेज झाले देवांनी मार देताना दैत्यांनी हातही वर केला नाही त्यांची सर्व मंत्र शक्तीही विसरून गेली श्रीच्या कृपेने सर्व देव विजयी झाले श्री दत्ताच्या वर प्रभावाने सर्व असूर मरण पावले मग शक्ती परत येऊन श्री दत्ताच्या मांडीवर बसली तिने त्याचे चुंबन घेतले तोवर देव परताले, आले येऊन त्यांनी श्री दत्तचरणांना वंदन केले तेव्हा दत्त म्हणाला अहो तुम्ही युद्ध देवांना दैत्यांचा वध केला जंभासुराशी तुम्ही युद्ध केलेत व सर्व आसुरांना मारून मोठा विजय मिळविला तुम्ही देव धन्य विजय ध्वज उभारलात शिवाय स्त्रीला सोडवून आणून माझी लाज राखलीत ह्या तुमच्या उपकाराची फेड मी कोणत्या प्रत्योपकाराने करावी तो उपकार माझ्या अंगीच जिरून जावो तुम्ही फार शूर आहात श्री दत्ताचे बोलणे ऐकून देवगण चकित झाले प्रभूच्या चरणांना चरना वंदन करून ते गदगद स्वराने म्हणाले हे जनार्दना तुला मुचा पुन्हा पुन्हा नमस्कार असो तू कूटवचन बोलून आम्हाला मोह वास्तविक तूच सर्व कर्ता आहेस ज्या दैत्यांनी आम्हाला बंदीत घातले ज्यांना कोणीही जिंकू शकले नाही ते तू आमच्या हातून मारविलेस ही आमची शक्ती नाही सूत्रधार काष्टाचा बाहुलीला खेळवितो त्याप्रमाणे हे दयाळा तू आमच्या हातून जयश्री घेवभिलीस आमची कितीशी बुद्धी आणि काय शक्ती असे असूनही तुझी थोडीही भक्ती केली नसता तू आमची मुक्ती केलीस तू पूर्ण स्वतंत्र आहेस तर आम्ही खास परतंत्र कर्मसूत्राने बांधून तू आम्हाला माया यंत्रात फिरवीत तुझा अंत पारा लागणार नाही म्हणून तुला दोन्ही हात जोडून तुझा चरणी हे शीर ठेवू व शरीरभूमीवर टाकू भक्ताच्या चित्ताप्रमाणे करणाऱ्या व भय हरत्या कमलधारी देव देवा तुझा जय जयकार असो तुझ्या सतत विनत विनत असलेल्यांना तू तारतोस तू मर्त्याप्रमाणे कृत्य करतोस सदय हृदयाने तू सर्वांवर कृपा करतोस शरणांगताचे दोष नाही हे मनोहरा तुला नमस्कार असो अशी स्तुती केल्यावर श्री दत्ताने प्रसन्न चित्त होऊन म्हटले देवांनो प्रमत्त न होता स्वर्गभोग घ्या मी तुम्हाला प्रसन्न झालो आहे तरी वरदान मागून घ्या मी ज्याच्या नित्यजवळ असतो त्या माझ्या भक्तांना काय कमी आहे त्यावर देव विनयाने म्हणाले आम्हाला जर वर देणारच असशील तर रात्रंदिवस तुझी प्रेमयुक्त भक्ती दे मग आत्रेय दत्ताने तथास्तू असे म्हटले तेव्हा काहीही उपाय न करता ज्यांचे संकट टळले त्या देवांनी श्री दत्ताच्या पायाला वंदन करून चित्तात त्याचे पुन्हा पुन्हा चिंतन करून नमन करून स्वर्गभुवनात जाऊन स्वतःचे अधिका अधिकार ग्रहण केले अध्याप देवांझ इंद्र आनंदाने निरलसपणे व मनोभावाने योगिंद्राचा दर्शनाला येत गर्ग मुनी म्हणाले अर्जुना तुझी इच्छा चांगली आहे तू श्री दत्ताच्या दर्शनाला जा तो तुझी कामना पुरवील निसंशय होऊन मनोभावे त्याचे पाय धरल्यास अपाय कोठून घडेल हा उपाय वेदांनी सांगितला आहे गर्गमुनींचे बोलणे ऐकून अर्जुनाचे मन द्रवले तो भक्तीने उत्कंठित होऊन गर्गमुनी म्हणाला मुनिराज आपण धन्य धन्य महा आहात महाज्ञानी आहात माझ्या अंधकरणात आपण दत्तचरणांविषयी भक्ती व आदर निर्माण केलेत मी जातो मला आशीर्वाद द्यावा दत्ताचे दर्शन घडावे हेच मन आहे त्यावर गर्गाने तथा म्हटल्यावर अर्जुन मार्गस्थ झाला व एकटा त्वरेने सह्याद्रीवर पोहोचला तेथे मंजुळ जळ वाहत होते वायू निश्चळ होता थंडगार वाटत होते कोकिळ पक्षी कोमल स्वरात गात होते वृक्षांची घनदाट दाटी होती पक्षांची नित्यवस्ती होती फलपुष्पांची समृद्धी असून दुःखाची वार्ताही नव्हती आपसातील आप वैर वाघ व वा गाई त्या वनात एकत्र खेळत होते अशावनात मुलीचा आश्रम अर्जुनाने पाहिला एखाद्या प्रमाणे तो आश्रम शोभत तेथे जाऊन अर्जुनाने अतिनंदनाचे पद पाहिले त्या पदचिन्हाला पाहून राजाला अत्यंत उल्हास वाटला गुरुदीपकाला म्हणाले वर्णन सांगतानाही मला आश्चर्य वाटते इथे श्रीमद परमहस परिव्राजकाचार्यवर्य श्रीवासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्मत्मे पंचम श्री गुरुदेव दत्तात्रेयापणमस्तु देवानंद सरस्वती सर्व ना पाठ पा